स्कंध चौथा अध्ययन्वा प्रल्हाद आणि नरनारायण यांचे युद्ध अशा प्रकारे हिरण्य कश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा यथाविधी तीर्थयात्रा करीत चालला असता एका घनदाट छायने युक्त असा वटवृक्ष त्याने पाहिला तेथे ते गृद्र पक्षाचे पिसे लावलेले आणि शिळेवर घासल्यामुळे तीक्ष्ण झालेले बाण त्याला दिसले त्या बाण समूहात आणखीही विविध प्रकारचे बाण होते तो मनात विचार करू लागला येथे ऋषींचा पवित्र आश्रम असताना असे हे दिव्य बाण कोणी ठेवले हे कोणाचे बाण आहेत असा विचार करीत असतानायण त्याने जवळ शागरग आणि पिना अशी दोन धनुष्य होती तसेच ते अक्षय बाण भात्यानी युक्त होते पण त्या स्थितीत ते दोघेही मुनिश्रेष्ठ ध्यानस्थ असल्याचे पाहून प्रल्हादाला विस्मय वाटला तो असुरांचे पालन करणारा प्रल्हाद एकदम क्रुद्ध झाला तो नेत्र जलभडक नरनारायणानं म्हणाला हे पुरुष हो धर्माचा नाश करणाऱ्या दंभाचे आपण का बरे अवलंबन करीत आहात तीव्र तपश्चर्या आणि धनुष्यबाण धारण करणे या गोष्टी एकाच वेळी घडत असल्याचे या संसारात आजवर कोठे पाहिलेले नाही तसेच ऐकलेही नाही खरोखरच हा प्रकार कलियुगात संभवेल पण या सत्ययुगात असा कसा विरोधा आहे ब्राह्मणाने तपश्चर्या करावी धनुष्यबाण हाती घेऊ नये आणि हे उपहासाला कारणीभूत होणारे बाणांचे भाते धारण करणे केवढा हा विरोध तुमची बुद्धी दिव्य असल्यामुळे तुम्ही धर्मसंमत आचरण करणे आहे हे प्रल्हालाचे भाषण ऐकल्यावर मुनी श्रेष्ठ नर म्हणाला हे दैत्यराज तू आमच्या तपाविषयी निष्कारण काळजी करीत आहेसर्थ्याने सुप्रसिद्ध नर आणि नारायण दोघेही ही, ही दोन्ही कार्य एकाच वेळी करण्यास समर्थ आहोत युद्ध आणि तपश्चर्या करण्याचे अतुल सामर्थ्य आमच्यात आहे तेव्हा तुला काय करायचं आहे तू खुशाल आपल्या मार्गाने निघून जा येथे वृथा बढाया मारू नकोस तू मोहित झाल्यामुळेच ब्राह्मट आहे हे, हे तू जाणत नाहीसुखाची वाटाघट करू नये नराच्या बोलण्यामुळे प्रल्हाद क्रुद्ध झाला तो नरनारायणांना म्हणाला हे मुनी श्रेष्ठानो तुम्ही वृथा गर्वाने मोहित झाला आहात म्हणून तुमची बुद्धी मंद झाली आहे मी धर्माप्रमाणे आचरण करणारा दैत्यनाथ जिवंत असताना या तीर्थक्षेत्रावर अधर्माचे आचरण झालेले मी सहन करणार नाही हे तपोनिधे तुमच्या अंगी जर युद्ध सामर्थ्य असेल तर ते आज माझ्यासमोर प्रकट करा मी ते सामर्थ्य अजमावतो प्रल्हादाने असे सांगितल्यावर नर म्हणाला हे असुराधमा तुझी इच्छा असेल तर खरोखर तू माझ्याबरोबर युद्ध कर आज मी तुझे मस्तकच तोडून टाकतो म्हणजे यानंतर तुला युद्ध करण्याची कधीही इच्छा होणार नाही ते भाषण ऐकताच तो महाप्रतापी दैत्यराज क्रुद्ध झाला कोणत्याही उपायाने आज आपण या नरनाराणाचा पराभव करू अशी त्याने त्याने प्रचंड टणत्कारच नराने शिलांवर घासलेले पुष्कळ बाण त्या प्रल्हादावर सोडले ते पाहताच तो दैत्यराज वेगाने त्या नरनारायणाजवळ गेला त्याने सुवर्णपुंखाचे बाण सोडून नरनारायणाचे बाण तोडून टाकले तेव्हा त्या दोघा मुनींनी सत्वर दुसरे कित्येक बाण प्रल्हादा सोडले पण तेही प्रल्हादा बाणा तीक्ष्ण बाणाने त्या मुदयाचा वेध केला नरानेही क्रुद्ध होऊन प्रल्हादाच्या बाहूचा वेध केला त्यांचे हे अलौकिक युद्ध देव अंतराळात विमानात बसून पाहत होते प्रल्हाद आणि नर यांचे शौर्य पाहून ते दोघांचीही स्तुती करीत होते मेघापासून होणाऱ्या जलवृष्टीप्रमाणे प्रल्हादाने अमोघ बाण केली त्याने पुष्कळ बाण सोडले त्यानंतर नरानेही शांगरगनुष्याच्या सुवर्ण पिछांकित असे विपुल बाण प्रल्हादावर सोडले असे हे युद्ध बराच काळ चालू होते दोघेही दैत्य आणि देव अत्यंत ईर्षेने आणि विजयाच्या इच्छेने एकमेकांशी युद्ध करीत होते ते तुमूल युद्ध अवलोकन करून देव आनंदित झाले त्यांनी अंतराळातून दोघांवरही पुष्पवृष्टी केली पण नराने तेवढ्या शौर्याने त्यांचे सर्व बाण तोडून टाकले आणि प्रचंड बाणांची प्रतिवृष्टी केली अखेर धनुष्याची प्रत्यंच्या अधिकच आकर्षण करून प्रल्हादाने त्या निश्चिल राहिलेल्या धर्मपुत्र नरावर बाणवृष्टी केली तेव्हा नरनारायणाने तितक्याच आवेशाने आपल्या समोर स्थित असलेल्या प्रल्हादावर प्रचंड शरवृष्टी करून तसे प्रतिउत्तर प्रल्हाद आणि नरनारायण यांचे हे प्रचंड युद्ध पाहण्यास देवानी आकाशात गर्दी केली आणि ते दोघांचाही यथोचित जयघोष करीत होते अशा रीतीने युद्ध चालू असता दोघांच्या शरवर्षावामुळे आकाश आच्छादून गेले तो दिवस असतानाही रात्रीप्रमाणे अंधार दाटून आला यापूर्वी कधीही न पाहायला मिळालेले अद्भुत युद्ध आज अवलोकन करायला मिळाले अशा प्रकारचे उद्गार देव आणि दैत्य आपापसात आप काढू लागले सर्व देवर्षी गंधर्व यक्ष किन्नर पन्नग विद्याधर चारण वगैरे सर्वजण हे दारुण युद्ध पाहून विस्मित झाले नारद आणि पर्वत सुद्धा युद्ध अवलोकन करावे म्हणून तेथे आले त्यावेळी नारद पर्वताला म्हणाला तारकासुराशी झालेले युद्ध वृत्रासुराचे युद्ध अथवा विष्णूने मधुकैटबाशी केलेले युद्ध यापैकी कोणतेही युद्ध या युद्धाचा तोडीचे झालेले नाही ज्या अर्थी या अत्युद्भूत अशा नारायणांनी प्रल्हाद बरोबरीने युद्ध करीत आहे त्या अर्थी तो श्रेष्ठ वीर यात संशयच नाही तो खरोखरच महाबलाढ्य आहे असे हे युद्ध दिवस रात्र खंड चालू होते अखेर ते दोघेही अत्यंत युद्ध करू लागले नारायणाने एकाच बाणाने प्रल्हादाचे धनुष्य तोडून टाकले पण त्या प्रल्हादाने सत्वर दुसरे धनुष्य धारण केले पण अत्यंत हलका हात असलेल्या नारायणाने ते धनुष्य मधोमध तोडून टाकले असे होता होता प्रल्हादा अखेरचे धनुष्यही नारायणाने तोडून टाकले नऊ बाण सोडून तोडून टाकला प्रल्हादावर दहा बाण टाकून त्याने प्रल्हादाचाही वेध केला शेवटी प्रल्हादाने प्रचंड अशी मोठी लोखंडी गदा हातात घेतली आणि सत्वर वेगाने जाऊन त्याने नारायणाच्या गुडघ्यावर अद्भुत गदा प्रहार केला पण तरीही तो मुनी श्रेष्ठ स्वस्थानापासून नारायणा कठीण गदा सत्वर तोडून टाकली ते पाहताच देवांनाही अतिशय आश्चर्य वाटले त्या शत्रूचा नाश करणाऱ्या प्रल्हादानेही कृतू होऊन आपल्या जवळची शक्ती वेगाने नारायणाच्या छातीवर फेकली पण येत असलेली ती शक्ती अवलोकन करताच त्याने आपल्या जवळील बाणाने त्या शक्तीचे सात तुकडे केले आणि प्रल्हादाचा वेद केला एक हजार वर्षेपर्यंत हे दिव्य युद्ध चालू होते ते अवलोकन करून आश्रमातील सर्वजण आश्चर्यचकित झाले शेवटी पित वस्त्र धारण केलेला आणि गदाधारी असा चतुर्भुज विष्णू प्रल्हादाच्या आश्रमात आला शंख चक्र कमल धारण करणारा तो चतुर्भुज रमापती त्याच्याशी संभाषण करू लागला विष्णू आलेला पाहून तो दैत्य म्हणाला हे देवा हे जगन्नाथा हे भक्त हे माधवा, या तपसव्यांचा पराभू का होत नाही हे देवा देवांची हजार वर्ष पूर्ण होईपर्यंत मी हे युद्ध केले तरीही हे दोघे पराभूत झाले नाहीत याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला हे सभ्य माझ्याच अंशातून उत्पन्न झालेल्या या नरनारायण मुनीचा पराभव होत नाही यात आश्चर्य कसले हे महाविचारी राजा, तू पाताला जा आणि माझी अचल भक्ती कर या तपस्व्यांशी तू कदापिही विरोध करू नकोस अशी ती भगवान विष्णूंची आज्ञा होताच तो दैत्यराज प्रल्हाद आपल्या असुर सैन्यासह पातालाच निघून गेला आणि विष्णूची भक्ती करू लागला इकड़े नरनारायण मुनी ही पुनः दारूण तपश्चर करू लागले। लगे समाप्त।